कुस्त महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रकरण नववे अस्पृश्यद्वार सर्व मानवी प्राणी एकाच विषयाची प्रिय लेकरे आहे अशी सनातन धर्माची मूळ तत्वे साऱ्या जगासमोर उघडी नागडी असतानाही आपल्या देशातील करोडो देशबांधवांना एखाद्या कुत्र्या मांजरा इतकेही जगात वावरण्यासंत्र असावी ही गोष्ट आपल्या देशाला व धर्माला खास लज्जास्पद आहे हे ज्योतिरावांना यापूर्वीच कळून चुकल होत या दात भटाब्रामणांकडून सर्वात जास्त छळ जर कोणाचा झाला असेल, तर तो महार मांगादी अस्पृश्यांचाच हो आज पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी लिहिल्या आपल्या गुलामगिरी नामक पुस्तकाच्या प्रस्तावन पश्वाईत महारमांगांवर झालखा जुलमाच ज्योतिरावानी थोडक्यात वर्णन कलि आह तितात की भट लोक क्षत्रियांच्या विरुद्ध पक्षाच होत त्याअर्थी त्यांच्यापासून त्या सर्व खरीखरी हकीकत समज भट लोकांनी तिचा पुष्काळचा भाग गाळला असावा कारण आपण केलेले वाईट कर्म आपल्या तोंडाने कोणी सांगत नाही तळहाताने सूर्य झाकल्या जात नाही या प्रसिद्ध म्हणीप्रमाणे ही हकीकत त्याला लज्जास्पद होती तिचा मोठा गौवा झाल्यामुळे जितकी झाकवली जितकी झाकून उपायच नाही तेथे थोडीशी हकीकत लिहून ठेवणे त्यास भाग पडले भट लोकांनी जितकी हकीकत लिहिली आहे तितक्याच विषयी थोडासा विचार केला तरी मोठे दुःख होते भट राज्यात त्यास क्षुद्रास व्यापाराच्या अथवा दुसऱ्या गोष्टीच्या संबंधाने फिरणे झाल्यास मोठी अडचण पडे यातून प्रातकाळी तर फारच कारण त्यावेळी सर्व वस्तूंची छाया लांब पडते अशा प्रसंगी समोरच्या रस्त्याने भटसाहेबांची स्वॉरी येत आहे हे पाहून त्यांच्या अंगावर आपली छाया न पडावी म्हणून रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक क्षेत्राला घडी दोन घडी आपला खोळंबा करून रस्त्याच्या एका बाजूला बसावे लागत असे भटजी गेल्यानंतर त्याने आपल्या कामात जाव एखाद्यावेळी त्याची छाया भटाच्या अंगावर चुकून पडली तर तो भट लागलीच त्यास मरेपर्यंत मारी आणि ताबडतोब नदीवर जाऊन स्नान करी कित्येकास तोंडात शेंदूर घालून इमारतीच्या पायात गाठण्यात येईल कित्येक क्षुद्रजातीच्या लोकांस तर रस्त्यात थुंगण्याची देखील मनाई होती याकरता त्यात भट वसीतून जाणे झाल्यास आपल्याबरोबर थुंगण्याकरता एखादे भांडे ठेवावे लागत असे एखाद्याची थुंगी जमिनीवर भटसाहेबाने पाहिली म्हणजे त्या मनुष्याने असे समजावे की आपले आयुष्य पुरे भरले फुल्यांचा हौत आड असो अस्पृश्य वर्गांकरता पहिली शाळा स्थापन केल्यापासून ज्योतिराव हे स्पृश्यास्पृश्य पाळीत नव्हते हे जरी खरे होते तरी पण यावेळी मात्र त्यांनी या मुद्द्यावरच आपला विशेष जोर देऊन अस्पृश्योद्वाराचा प्रश्न जनतेपुढे स्पष्ट स्वरुपात मांडला त्यावेळी परिस्थिती किती नाजूक होती याची वाचकास कल्पना आहेच अस्पृश्यांच्या नुसत्या सावलीचा सा विटाळी कोणास खपत नसे तर मग अस्पृश्योद्वार झाला पाहिजे असे तोंडाने कबूल करणार तरी कोण ज्योतिराव बोलत त्याप्रमाणे कृतीही करत आणि म्हणूनच आधुनिक सुधारकात आज त्यांची मुख्य स्थानी गणना होते ज्योतिरावांनी आपल्या विहिरीवर व हौदावर पाणी भरण्याकरता इसवी सन अठराशे अडुसष्ट साली अस्पृश्य लोकांना परवानगी दिली ज्योतिरावांचा तो हौद पुण्यास अजूनही फुल्यांचा हौद म्हणून प्रसिद्ध आहे तरीही जनसेवेचे कार्य सुरूच वडील वारल्यामुळे व बापाची होती नव्हती ती पूंजी आता संपत आल्यामुळे नुसती सार्वजनिक कामे करूनच ज्योतिरावांच्या संसाराचे गाडे यापुढे धकणे शक्य नव्हते त्यामुळे एखादा दंदा शोधणे भाग पडले यावेळी खडक वासल्याचा तलाव बांधण्याच काम सुरू झाल या संधीच ज्योतिरावानी सदर तलावाला दगड पुरविण्याचे कॉन्ट्रॅक्ट सरकारपासून घेतले या कॉन्ट्रॅक्टमध्योतिरावांच बालमित्र सखाराम यशवंत परांजप्प त्यांना भागीदार झाल ज्योतिरावांच्या मावसभावाचिरंजीव ज्ञानोबा कृष्णाराव ससान हि तरुण गृहस्थही त्यावेळी दगड पुरविण्यास मदत करू लागल काम बरमोठ असल्यामुळे ज्योतिरावांना आपल्या दोन तीन वर्षाचा काळ त्या कामातच घाला लागला परंतु या काळातही त्यांनी जनसेवेचे कार्य हातचे सोडले नाही यावेळी मजुर राबविण्याचा व त्यांच्या हातून काम करून घेण्याचा योग प्राप्त झाल्यामुळे ज्योतिरावांना मजुरांच्या स्थितीचे प्रत्यक्ष ज्ञान पैदा झाले कधीकधी ज्योतिराव मजुरांबरोबर दगड उचलण्याचे काम करून त्यांच्यात विलीनही होत असत व त्यावेळी ते त्यांना मजुरांबरोबर राहण्यास अतिशय आनंदही वाटत असे आपल्या कामावरील व तलावावरील मजुरांना त्यांची पुरसद पाहून ते कधीकधी एक एक तास सारखा उपदेश करीत आणि मजुरांनी आपल्या मुलांना विद्या शिकविणे किती जरुरी जे वा फायद्याची आहे हिल्या कारकुनाच्या प्रत्यक्ष सुस्थितीवरुन तजुरांना पटवून देत टिकात्मक पोवाळ्याद्वारे मांडल्या मजुरांच्या व्यथा हे तलावाचे काम पुरे होत नाही तोच तिकड एरवड्याचा पूल बांधण्याचीही काम सरकारनं सुरु केली तलावात दगड पुरवण्याच्या घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टमध्य नफा राहिलेला पाहून या पुलास काहीतरी सामान पुरवण्याच पुन्हा कॉन्ट्रॅक्ट घ्याव असा ज्योतिरावांनी विचार कला व या पुलाच्या कामास चुना पुरविण्याचे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतले अशा प्रकारे एका वागून एक अशी दोन कॉन्ट्रॅक्ट घ्यामुळे ज्योतिरावांना सरकारी इंजिनिअर खात्यातील कारभाराचित्र प्रत्यक्ष पहावयास मिळाल इंजिनिअर खात्यातील अधिकारी लोक मजुरांवर किती सहत्यांनी सत्ता गाजवितात हज्योतिरावांच्या लक्षात येऊन चुकले व मजूर लोकांचा कळवार घेऊन त्यांनी इंजिनिअर खात्याच्या बेशिस्त कारभारावर एक टीकात्मक पोवाडा लिहून तो प्रसिद्ध केला या पोवाड्यात त्यांनी इंजिनिअर खात्यातील ब्राह्मण कारकुन मजूर लोकांना कसे सत्वितात त्यांच्याकडून आपल्या घरची हलकीसलकी कामे कशी करून घेतात मजुरांच्या खोट्या हजाराभरून सरकारी पैशावर आपले खिस्से कसे भरतात व इंग्रज अधिकारी लोक आपले कसे निष्काळजीपणाचे वर्तन ठेवतात हो या गोष्टींचे ज्योतिरावांनी फारच उत्तम दरेने वर्णन केले आहे त्यादृष्टीने पाहता गरीब मजुरांचे दुःख वेशीवर टांगून त्यांचा कैवार घेणारे ज्योतिराव हे महाराष्ट्रातील मजुरांचे पहिले पुढारी होत असून तलावाच्या व पुलावाच्या या दोन्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्योतिरावांना बराच फायदा राहिल्यामुळे तीन हो चार वर्षापर्यंत तरी घरच्या खर्चाची काळजी घेण्याचे त्यांना विशेष कारण पडले नाही वाचनातून रचले अभंग तलावाच्या व पुलाचे बांधकाम सुरू असताना इतिहास ग्रंथ वाचण्याकडे ज्योतिरावांनी आपले लक्ष पुरविले इटली ग्रीस इत्यादी देशांचा इतिहास वाचून त्यांनी त्यातील बरेच उतारे आपल्याजवळ लिहून ठेवले त्यापैकी मिस्टर जी जे ह्याली मिस्टर मीड इत्यादी पाश्चात्य थोरविदरांच्या वचनाचे उतारे त्यांनी गुलामगिरी पुस्तकाच्या प्रस्तावने इंग्रजीतून दिले आह याच अवधीत श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेचेही ज्योतिरावांनी वाचन केले व त्यांनी त्या अभंगाच्या धर्तीप्रमाणेच शेतकऱ्यांच्या दयनेवर व धार्मिक आणि सामाजिक सुधारणेवर काही अभंग रसल त्यापैकी काही अभंग त्यांनी पुढ गुलामगिरी पुस्तकाच्या शवटीजोडून प्रसिद्ध केले। शिवाजी महाराजांवर रसला पोवाडा शिवाजी महाराजांच्या इतिहासाचीही ज्योतिरावानी यावछी पुन्हा एक अवलोकन कलि तिव ते त्यांना कळून की पृथ्वीतील वीरपुरुषात शिवराय हे श्रेष्ठ दर्जाचे होऊन गिल्हे अशा थोरप्रुषाचे जन्मस्थान आपण एकदा तरी पाहावे अशी ज्योतिरावांना उत्कट इच्छा उत्पन्न झाली परंतु कॉन्ट्रॅक्ट घेतले असल्यामुळे त्यांना यावी रायगडला जाता आले नाही तथापि स्वस्तन न शिवाजी महाराजांचा एक विस्तृत उत्कृष्ट व सुरस लिहून त्यांनी तो इसवी सन अठराशे साली छापून प्रसिद्ध केला त्यानंतर गुलामगिरी पुस्तक लिहिण्याचे काम त्यांनी हाती घेतले अस्पृश्योद्वाराच्या दिशेने वाटचाल असं अशा प्रकारे या काळात जरी अनेक विषय होते तरी त्यांनी प्रामुख्याने अस्पृश्यदाराकडेच यावेळी आपली जास्त शक्ती खर्च केली महाड व मांगवाड्यात फिरून त्यांनी मुळे शाळेत घालण्याबद्दल व स्वच्छ राहण्याबद्दल ते नेहमी उपदेश करीत व वरिष्ठ लोकांनी अस्पृश्यांचा विटाळ पाळू नये या विषयावरती नेहमी लोकांबरोबर वादविवाद करीत त्यामुळे शेजारी पाजारी भाऊबंद सोयरेदायरे व इतर मंडळी ज्योतिरावांना खिरीस्ताव समजू लागले अस्पृश्यांना शिवून घ्या इतके म्हणणे देखील त्यावेळी कोणाच पटेना मग महार वांगांबरोबर सर्रास त्रुटी व्यवहार करा हे ज्योतिरावांचे म्हणणे कबूल करणार तरी कोण हे काम सोडून देण्याबद्दल ज्योतिरावांना सोयराधाऱ्यांनी पुष्क सांगून पाहिले व न ऐकाल तर आम्ही तुमच्यावर बहिष्कार घालू असा धाकाही घालून पाहिला परंतु ज्योतिरावांनी त्याची थोडीही परवा केली नाही उलट अस्पृश्योद्वाराच्या कामी आपण मला मदत करा अशीच त्यांनी आपल्या अपतेशांजवळ मागणी केली अन्यायमूलक अस्पृश्यता नष्ट करून देशात बंधूप्रेम व समाज संघटन घडवून आणण्याच्या हेतूने ज्योतिरावांनी इसवी सन अठराशे त्र्याहत्तर साली त्यावेळेच्या प्रत्येक वर्तमानपत्राकडे असा मजकूर पाठविला की जे दास शूद्र फक्त आपल्या उत्पन्नकर्त्यास मानून नितीच अनुसरून स्वच्छ उद्योगधंदा करण्याचा निश्चय करून त्याप्रमाणे आचरण करीत आहेत अशी त्याच विषयी माझी खात्री झाल्याबरोबर मी त्यास केवळ आपल्या कुटुंबातील बांधवाप्रमाणे समजून त्याबरोबर अन्न व्यवहार करीन मग ते कोणत्याही देशातील असो असं ज्योतिरावांनी मोठ्या धैर्याने व छातीटोकपणे जाहीर केले। काही वर्तमान पत्रकारांना ज्योतिरावानी पाठवलेला हा मजकूर छापण्याची हिंमत तर झाली नाहीच पण उलट बहुतेक पत्रकारांनी ज्योतिरावांवर इतका टीकेचा मार केला की पुस्ता सोय नाही त्यापैकी फक्त एकाच पत्रातील टीका मासल्या दाखल खाली देत आहोत लोक कल्याणच्छू पत्रकार आपल्या शनिवार तारीख चार एक अठराशे त्र्याहत्तरच्या अंकात म्हणतात की आमचे प्रसिद्ध महाज्ञानी महाविचारी व महाशोधक तत्ववेते अजम ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी एका मोठ्या गृहस्थाच्या शिफारशीने एक अप्रयोजक अशा तऱ्हेचे व ब्राह्मणांच्या निंदीचे पत्र आम्हाकडे पाठविले आहे त्यास आमच्या पत्रात जागा मिळण्याचा संभव नाही याबद्दल सदरहू अजाम फुले अम्मास माफी करत गुलामगिरीविरुद्ध केली उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती गेल्या दोन तीन वर्षाच्या अवधीत हो ज्योतिरावांनी हिंदू धर्मातील गुलामगिरीवर लक्क प्रकाश पाडणारा गुलामगिरी या नावाचा एक उत्कृष्ट माहितीने भरलेला असा ग्रंथ लिहून तो त्यांनी इसवी सन अठराशे साली प्रसिद्ध केला त्यावेळी समाज जागृतीच्या कामी ज्योतिरावांना हा ग्रंथ मोठाच उपयोगी पडला पुष्कळ दिवसांपासून विद्देशी फारकत झालेल्या रानवट मराठा माळी समाजाची भाषा ही त्यावेळी किती ओबडधोबड असेल याची आजच्या सुधारणेच्या काळातील त्या समाजाच्या भाषेवरूनही सहज कल्पना करता येते ज्योतिरावांची भाषाही त्यावेळी तशीच ओबडधोबड व रांगडी होती हे त्यांच्या या ग्रंथातील लेखनावरुन दिसून येते भाषाशास्त्राच्या दृष्टीने ज्योतिरावांचे ग्रंथ कोणत्याही ग्रंथचे ठरवत ते कोणी मोठे रसिक लेखक होते यादृष्टीने त्यांच्या ग्रंथाकडे पाहण्याची जरुरी नसून ते ब्राह्मणे पहिले लेखक ब्राह्मणी गुलामगिरीविरुद्ध ब्राह्मणेतरांचा तो पहिला टाहो व ब्राह्मणेतरांना फुटलेली ती पहिली वाचा या यादृष्टीनं ज्योतिरावांचा हा ग्रंथ विशेष किमतीचा आहे इराणी वामन बटाणी येथील मूळच्या क्षत्रियांपैकी लोकप्रिय प्रजापती राजाला ठार मारून येथे भट जातीचे वर्चस्व कसे प्रस्थापित केले परशुरामाने क्षत्रियाच्या वायकांचा व लहान मुलाबाळांवर कसायाप्रमाणे कशा सुऱ्या आणि ब्राह्मण हे ब्राह्मणेतरांना शूद्र मान त्यांचा आजपर्यंत कसा द्वेष करीत आले आहेत हे या ग्रंथात ज्योतिरावांनी स्पष्ट दाखविले असून शिवाय ख्रिस्ती मिशनरांनी त्यांच्या धर्माविषयीची कळकळ व भूतदया आणि हिंदू धर्मातील ब्राह्मण धर्मगुरूंचा उर्फ निर्दय कसायांचा क्षुद्राती शुद्रांवरील सैतानी जुलूम व धर्मद्रोह याचा उल्लेखही त्यांनी मोकळ्या मनाने केला आहे त्याचप्रमाणे म्युन्सिपाल्टीआधी स्थानिक संस्थांत ब्राह्मणेतर व अस्पृश्य सभासदांची जरुरी सरकारी शाळा खात्यात व इतर सर्व खात्यात ब्राह्मणेतर अंमलदारांची जरुरी शिक्षण विषयक बाबतीत ब्राह्मणीतरांनी पुढे येण्याची व इतर सुधारणा करवून घेण्याची आवश्यकता या सर्व गोष्टी या पुस्तकात उत्तम रीतीने प्रतिपादलेल्या असून अस्पृश्य दाराच्या बाबतीत या पुस्तकात थोडक्यात थोडवी वर्णन करायची झाल्यास हा ग्रंथ म्हणजे ज्योतिरावांनी ब्राह्मणी धर्माच्या भेदनीतीवर व स्पर्शास्पर्शाच्या मूलभूत कल्पनेवर फेकलेली एक कुराड होय या पुस्तकाविषयी त्यावेळेचे लोकमत कसे होते याचा एक मासला येथे देतो त्यावेळीचे एक मोठे प्रसिद्ध विद्वान गृहस्थ रावबहादूर विश्राम रामजी घोले असिस्टंट सिव्हिल सर्जन हे सत्यधर्म पुस्तकाच्या अभिप्रायात लिहितात की पुराणातील वामनाने बळीराजास त्याचे राज्य हरण केले तो सूड महात्मा ज्योतिराव फुले यांनी उगविला गुलामगिरी नामक ग्रंथ रुपाची एक जाज्वलित गदा उत्पन्न करून तिने त्या वामनाच्या डोक्यावर बिनचूक तडाखा देऊन त्याला चित करून टाकला वामनाला या उपर डोके करण्याची आशा देखील राहिली नाही बळीचा कैवार त्यांनी बरोबर घेतला जर बळीचा आत्मा व भूमंडळावर भ्रमण करीत येईल तर तो खरोखर त्यांचा उतराय झाल्याविना राहणार नाही पुराणातील महानिर्दय परशुराम ज्याने पौराणिक पृथ्वी निषत्री केली ज्याने क्षत्रियांच्या गर्भिणी बायकांची मुले उबजत मारली त्याला त्यांनी या गदेच्या प्रहाराने उलथा पाडून त्याची चिरंजीवी नष्ट केली अंधारात सापडलेल्या मनुष्यात जसा इंदोप्रकाश किंवा दीपवाट सापडण्यास उपयोग पडतो तद्वत गुलामगिरी पुस्तक पुस्तकरुपी गदा महाराष्ट्री जनास ज्ञानदीपापरी उपयोगी पडत आहे असो गुलामगिरी पुस्तक प्रसिद्ध करण्याच्या सुमारासच ज्योतिरावांनी पुन्हा ब्राह्मणांचे कस्ब या नावाचे एक लहानसे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले हे पुस्तक शाळा खात्याने मंजूर करून ते प्रत्येक शाळेतून घेण्यात यावे म्हणून पुढे रा गोवंडे यांच्या सूचनेवरून ज्योतिरावांनी सर्व अधिकाऱ्यांकडे तशी सूचनापत्रे पाठविली परंतु सरकारने धर्माविषयीची आपली तटस्थवृत्ती पुढे करून केवळ बट कामगारांच्या मयास्तो, ते पुस्तक शाळा खात्यासाठी मंजूर केले नाही यानंतर फारच थोड्या दिवसांनी तुकाराम तात्या पडवळ या तरुण गृहस्थाने जातीभेद विवेक सार या नावाचे पूर्ण माहितीने भरलेले एक पुस्तक लिहिले या जातीभेदाचे खंडन फारच उत्तम तऱ्हेने केले आहे पण हे पुस्तक आपल्या नावाने प्रसिद्ध करण्याचा हिया खुद्दलेखकास होईना म्हणून त्यांनी आपल्या बऱ्याच मित्रांना ते प्रसिद्ध करण्याबद्दल विनंती केली पण त्यांनाही ते आपल्या नावाने प्रसिद्ध करण्याची हिंमत होईना जो महात्मा कृतीने अस्पश्यता निवारण्यास सज्ज झाला त्याच असले एखादे पुस्तक प्रसिद्ध करण्यास अवघड असे काय वाटणार शेवटी ज्योतिरावानीच हे पुस्तक आपल्या नावाने प्रसिद्ध केले असो अशा प्रकारे ज्योतिरावांचे सर्वच आयुष्य अस्पृश्योद्वारासाठी खर्च झाले असल्यामुळे पुढे प्रसंगोपात त्याविषयी उल्लेख केला जाणार आहेच परंतु हे लांबलेले प्रकरण येथेच पुढे करतो